वाल्मिकिरायण कांड सर्ग एकेचाळीसावा त्या महान वानर सैन्याला पाठवून देऊ मग सुग्रीवाने मनात योजलेल्या वानरांना दक्षिणेकडे पाठवले अग्निपुत्र नील वानर हनुमान पुत्र तेजस्वी जांबवान सुहोत्र शरारी शरगुल्म गज गवाक्ष गवय सुषेण ऋषभ मैंद द्विध सुषेण गंधमादन उर्कामुख आणि अनंग हे अग्निचे दोन पुत्र या प्रमुख माहिती अंगज नेमून त्या वानरवीरा त्याने दक्षिण दिशेला जाण्याचा आदेश दिला ज्यांच्याविषयी विशेष माहिती सांगितली पाहिजे असे त्या दिशेचे जे दुर्गम भाग होते ते वानर राजाने त्या वानर मुख्याना सांगितले सहस्र माथे असणारा नाना वृक्षरथाने भरलेला विंध्य रम्य नदी नर्मदा जिच्यात मोठमोठे सर्व राहतात नंतर रम्य गोदावरी महानदी कृष्णवेणी मेखल उत्कल आणि दशार्ण नगरे आम्रवंती आणि अवंती हे सर्व तुम्ही शोधून पहा विदर्भ उष्टिक रम्य माहिजक मग मत्स्य आणि कलिंग कौशिक हे देश सर्व बाजूने शोधून पर्वत नद्या गुहा यांच्यासह दंडकारण्य आणि नदी गोदावरीचा सारा प्रदेश धुंडा याच रीतीने आंध्र पुंढ्र चोल पांड्य आणि केरळ हे देश शोधा या धातूंनी मंडित असणाऱ्या पर्वतावर तुम्ही जा त्याची शिखरे नाना प्रकारचे आहेत फुलांनी भरलेली वने असल्यामुळे तो वैभव युक्त आहे धुंडाळा तेथून तुम्हाला दिव्य प्रसन्न जलाशय असणारी कावेरी नदी लागेल तिच्यावर अप्सरागण विहार करतात त्या महा तेजस्वी मलय पर्वताच्या शिखरावर सूर्यासारखे तेजस्वी ऋषी श्रेष्ठ अगच्य तुम्हाला दिसतील त्या महात्म्यांना प्रसन्न करून त्याचे अनुज्ञा मिळाल्यावर भरलेली ताम्रपर्णी महानी तरुण आणि ती पाणी नाना प्रकारच्या चंदनवना तरुण कांता जशी आपल्या कांदाकडे जावी तशी ती समुद्राला जाऊन मिळते तेथून गेलात म्हणजे वानरानो तुम्हाला सुवर्णमय दिव्य मोती रत्नाने सजलेले पांडेच्या नगरीचे द्वार तटामध्ये बसवलेले बस बस दिसेल तेथून समुद्राच्या जवळ जा आणि आपल्या हेतूची निश्चिती मनात करा तेथे अगच्छ्याने सागराच्या आत पर्यंत शोभायुक्त श्रेष्ठ असा महेंद्र पर्वत घुसवलाय त्याचे शिघ्रे प्रेक्षणी आहेत तो सुवर्णाने भरलेला तो ज्या महासागरात शिरलाय त्याच्या तीरावर नाना प्रकारचे वृक्ष फुललेल्या लता याने देव ऋषी प्रवर आणि अप्सरा यांनी शोभा दिली सिद्ध आणि चारण यांचे जमा तो मनाला रमवणारा सागर आहे मधून मधून इंद्र नित्य त्या पर्वतावर येत असतो त्याच्या पलीकडच्या तीरावर शंभर योजन पसरलेले एक द्वीप आहे ते दैदिप्यमान असून माणसांना तेथे जाणे अशक्य आहे ते तुम्ही सगळीकडून धुंडाळून काढा तेथे विशेष करून सर्व प्रयत्नांशी सीतेचा शोध घ्या वधाला योग्य अशा दुरात्म्या रावणाचा तोच देश असावा इंद्रासारखे तेज असणाऱ्या राक्षसाधिपतीचा तेथेच वास असावा त्या दक्षिण समुद्राच्या मध्यात अंगारका म्हणून प्रसिद्ध असलेली राक्षसी छायला ओढून घेऊन खाणारचे शंभर युजन दूर समुद्रात पुष्पितक नावाचा सौंदर्य सं, संपन्न पर्वत आहे तेथे सिद्धार्णीच्या चारण यांचा वास आहे चंद्र सूर्याच्या किरणासारखा चमकणारा सागराच्या पाण्याचा आश्रय घेणारा तो पर्वत आपल्या असंख्य शिखराने आकाशाचा जन भेद करीत असल्यासारखा शोधतो त्याच्या एका सोनेरी शिखरावर सूर येतो ते शिखर कृतज्ञ क्रूर आणि नास्तिक असतील त्यांना दिसत नाही त्या पर्वताला मस्तक लवून नमस्कार करून वानरानं तेथे शोध मग त्याच्या पलीकडे आक्रमण करण्याला कठीण असा सूर्यवन पर्वत आहे फळांच्या सर्व, सर्व काळी मनोहर असणारा वृक्षांनी भरलेला तेथे बहुमोल मुळे आणि फळेचे खाऊन आणि नाना प्रकारचे आवडते मज पिऊन वानरानो पलीकडे जा तेथे नेत्राना मनाला आनंद देणारा कुंजर नावाचा पत्र आहे पर्वत आहे तेथे विश्वकर्म्याने निर्माण केलेले भवन आहे ते योजन लांबीचे आणि दहा उंच असे दिव्य सुवर्ण स्थान आहे तेथे सर्वाचे वस्तीस्थान असलेली भोगवती नावाची पुरी आहे तिच्यातील रस्ते चांगले रुंद आहेत ती आक्रमण करण्याला कठीण आहे सर्व बाजूने सुरक्षित अशी आहे भयंकर तीक्ष्णदातांच्या आणि महाविशासणाऱ्या सर्पाने ती रक्षेलेली आहे महाभयंकर सर्पराज वासुकी तेथे राहतो तेथे जाऊन ती भोगवती नगरी ही त्याच्या पलीकडे जे दे कोणते देश दृष्टीआड असलेले आहेत त्या प्रदेशाच्या पलीकडे गेल्यावर महान वृषभ पर्वत विराजमान आहे तो ऋषभ नावाचा लक्ष्मी संपन्न पर्वत सर्व रत्नांनी भरलेला तेथे गोशीर्षक पद्मक हरिश्याम अशा दिव्य चंदनाची उत्पत्ती होते ते अग्निसारखे चमकणारे चंदन आहे पण ते चंदन दृष्टीस पडले तरी त्याला कधी हात लावू नये आणि बभरू असे पाच सूर्यासारखे तेजस्वी गंधर्व नेते आहेत त्या पुण्यकर्मी सूर्य चंद्र अग्नि यांच्यासारखे प्रकाशमान देह असणाऱ्यांचा तेथे निवास आहे तेथून पृथ्वीचा शेवट होतो त्या ठिकाणे जवळ जाणे कठीण असे स्वर्ग जिंकणारे राहतात त्याच्या पलीकडे असलेला महाभयंकर पितृ लोक तुम्हाला जाणारा अशक्यच आहे ती यमाची राजधानी कष्टकारक अंधकाराने झाकलेली आहे येपर्यंतच वीर वानश्रेष्ठानं तुमचे जाणे होईल शोधणे होईल गतिमान असणाऱ्यांना सुद्धा यापुढे गती नाही हे सर्व आणि याहून इतरही जे काही दृष्टीस ते सर्व धुंडाळून वैद्यचा था ठाव समजून घेऊन तुम्ही परत यावे एक महिन्याचे परत महिन्याने परत आल्यावर माझ्यापुढे सीता पाहिली असे सांगेल त्याला माझे इतके वैभव मिळेल आणि भोग घेत तो आनंदाने राहील त्याच्याहून अगदी माझ्या प्राणाहून सुद्धा मला दुसरा कोणी अधिक प्रिय होणार नाही त्याने जरी अनेक अपराध केले असले तरी तो माझा बंधू होईल तुम्ही अत्यंत बल आणि पराक्रम असणारे पुष्कळ गुण असणाऱ्या कुलात निपजलेले आहात राजकन्या ज्या रीतीने सापडेल तसा श्रेष्ठ पुरुषार्थ तुम्ही सुरू करा किशकिंदा खांडाचा एकेचाळीसावासर्ग समाप्तो